स्कंध आठवा अध्याय चौथा प्रियव्रत राजाची कथा नारायण मुनी नारदाला म्हणाले हे महर्षे हे नारदा त्या सर्वात श्रेष्ठ अशा ब्रह्मपुत्र मनुचा प्रियव्रत नावाचा एक सर्वात ज्येष्ठ असा पुत्र होता तो नेहमी आपल्या पित्याच्या सेवेत मग्न असे तो एकाग्र चित्ताने सत्य धर्माची अनुष्ठाने करीत असे विश्वकर्मा प्रजापतीची कन्या बहिष्मती या नावाने प्रसिद्ध असलेल्या कन्याशी प्रिय व्रताचा विवाह झाला होता ती बर्ष्मती शिलाने आणि कर्माच्या आचरणात सत्वशील होती ती प्रियव्रताला अत्यंत अनुरूप अशी होती ती रूपाने सर्वात सुंदर होती प्रियव्रताला तिच्यापासून दहा पुत्र झाले आणि सर्वात धाकटी अशी कन्या झाली तिचे नाव ऊर्जस्वती असे होते प्रिय हे दहाही पुत्र सर्व सद्गुणांनी परिपूर्ण आणि अंतकरणाने दुसरा इध्मजिंह तिसरा पुत्र यज्ञबाहू चौथा पुत्र महाबीर पाचवा पुत्र हिरण्य रेता सहावा पुत्र धृतपुष्ट सातवा पुत्र सवन आठवा पुत्र मेधा तिथी नववा होत्र आणि दहावा पुत्र कवी या नावानी ते प्रसिद्ध होते या सर्व दहा आणि महावीर हे तिघही जण पुढे तसेच आत्मविद्येमध्ये अत्यंत निपुण होते ते ऊर्ध्व रेते आणि अत्यंत निस्पृह होते त्यांनी मोठ्या समाधानाने परमहंस हो दीक्षेचा स्वीकार केला होता आणि चतुर्थाश्रम धारण करून ते राहिले होते आणि दुसरी पत्नी होती। त्याला पुत्र ते अत्यंत महापराक्रमी निघाले आणि आपल्या बलावर तेच मनवंतराचे अधिपती झाले ज्याचे बल श्रेष्ठ होते आणि इंद्रिय अकुंठित होऊन राहिली होती अशा त्या महाराजाधिराज प्रियव्रताने अकरा अर्बुद वर्षे म्हणजे एकशे दहा कोटी वर्षेपर्यंत या पृथ्वीचा उपभोग घेतला पृथ्वीच्या एका विभागात सूर्याचा प्रकाश पडतो तेव्हा सहजगत्या त्या नियमाप्रमाणे दुसरा विभाग अंधकारमय होतो असा हा प्रकार पाहून त्या राजाने त्याचा प्रतिकार करण्याचे ठरवले त्यांनी यावर खूप विचार केला तो स्वतःशी म्हणाला मी एवढा पराक्रमी असून सर्व भूमीचे राज्य करीत आहे अशा या माझ्या राज्यात अंधकार कसा निष्पन्न होतो नियमाप्रमाणे एक एक भाग आलटून पालटून अंधकारात कसा जातो खरोखरच योग सामर्थ्याच्या बर मी याचे जरूर निवारण करीन। अशा प्रकारे त्याने कृतनिश्चय केला आणि त्या ब्रह्मपुत्र मनुचा तो सर्वोत्कृष्ट पुत्र प्रियव्रत राजा त्या कार्याला आरंभ करता झाला त्याने सत्वर सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणाऱ्या दिव्य रथावर आरोहण केले आणि जगाला उत्तम प्रकाश देत त्याने सात वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केली अशा प्रकारे तो राजा लोककल्याणाचा क्रम चालवित असता त्याच्या रथांच्या चक्रांच्या मुळे पृथ्वीवर खोलवर चऱ्या पडल्या त्या चऱ्यांना समुद्र हे नाव प्राप्त झाले आणि त्या समुद्रामुळे पृथ्वीचे विभाग झाले ते सात विभाग म्हणजे सात द्वीपे होय आणि रथांच्या धावेमुळे जे सात खंदक निर्माण झाले तेच प्रसिद्ध असलेले सप्त समुद्र होय ज्या अर्थी सात समुद्र निरनिराळ्या ठिकाणी निर्माण झाले त्या अर्थी त्यांच्या मध्यभागी सहा प्रदेश उत्पन्न झाले आणि मध्यभागी सातवा प्रदेश झाला हे सात प्रदेश म्हणजे सात द्वीपे होत असे शास्त्रात सांगितले आहे त्या सात द्वीपांची नावे पुढील प्रमाणे लक्षद्वीप शालमली कुशद्वीप क्रौच द्वीप शाकद्वीप आणि शाक पुष्कर द्वीप अशी सात सुंदर द्वीपे निर्माण झाली उत्तरोत्तर त्यांचे परिणाम द्विगुणितच होत आहेत समुद्राच्या बाह्य बाजूस सभोवार वर सांगितलेल्या द्वीपांच्या अनुक्रमाने ही सातही द्वीपे आहेत क्षारोद इक्षुरसोद सुरोद धृतोद क्षीरोद दधीमंडोद शुद्धोद अशी ही त्या सातही समुद्रांची नावे प्रसिद्ध आहेत हे सातही समुद्र ह्या पृथ्वीवर अत्यंत विख्यात आहेत हे नारदा क्षारोद म्हणजे खारट तेव्हा जम्बूद्वीप होय प्रियवत राजाने आपल्या अग्निध्र नावाच्या प्रतापी पुत्राला त्या द्वीपाचा अधिकार केला इक्षुरसाने जे उदक परिपूर्ण होते त्याने वेढलेल्या प्लक्षद्वीप नावाच्या दुसऱ्या द्वीपाचा अधिपती प्रियव्रताचा आणखी पुत्र इद्मजिम्ह हा झाला जे द्वीप सुरोदश्रीने परिलुप्त होते त्या द्वीपाचा म्हणजे शालमली द्वीपाचा अधिपती यज्ञबाहू नावाचा एका पुत्राला प्रियव्रताने नेमले धृतो समुद्राने सर्व बाजूने वेष्टीत असलेल्या अत्यंत रमणीय असलेल्या कृशद्वीपामध्ये प्रियवत पुत्र हिरण्य हा धर्मशील राजा झाला शिरोदधीने परिवेष्टीत असलेल्या पाचव्या क्रौंच द्वीपावर धृतपृष्ठ नावाचा आणखी एक बलाढ्य प्रियवत पुत्र राज्य करू लागला दधीमंडल समुद्राने वेढलेले सुंदर शाकद्वीपात प्रियव्रताचा उत्तम पुत्र मेधा म्हणून होता तो राज्य चालवू लागला आणि जे पुष्कर द्वीप शुद्धोदकाने परिव्याप्त होते त्या द्वीपाचा पितृमान्य वितिहोत्र नावाचा पुत्र स्वामी झाला या पराक्रमी मनुपुत्राने म्हणजे प्रियव्रताने आपली ऊर्जस्वती नावाची कन्या शुक्राला अर्पण केली तिच्यापासून शुक्राला देवयानी नावाची सुंदर कन्या झाली ती अत्यंत तेजस्वी होती आणि फार विख्यात होती अशा प्रकारे प्रियव्रताने आपल्या सातही पुत्रांना ती सात द्वीपे वाटून दिली आणि नंतर तो राजा विवेक होऊन विरक्त झाला शेवटी योगश्रमाच्या आश्रयाने तो राहू लागला अध्याय चौथा समाप्त